श्री देवी भागवत श्री गणेशाय नमहा श्री महादेवे गणपतीला नमस्कार असो श्री, श्री महादेवी असो अध्याय पहिला शौनक सुतांना पुराणाविषयी प्रश्न विचारतात बुद्धीला प्रेरणा करणाऱ्या सर्व चैतन्य रूप आद्य विद्येचे ध्यान करून ग्रंथाला सुरुवात करतो शौनक म्हणतात सुता सर्व पुराण संहितांचे तू चांगले अध्यन केले आहेस व्यास मुनी सर्व अठरा पुराणे आहेस आमचा योगायोग चांगला म्हणून तू या दिव्य क्षेत्राला आला आहेस हे मुनी पुराण ऐकण्याकरिता उत्सुक आहे तेव्हा तू आम्हाला ब्रह्मकथन करणारे पुराण सांग ज्याप्रमाणे रुचकर जिभेला आनंद मिळतो त्याप्रमाणे शुभ पुरुषांच्या भाषणाने काना सुख वाटत असते कान नसलेले भुजंगही गोड आवाजाने मोहित होतात मग पुराणे श्रवण न करणारे असे समजा पाहिजे तर आम्ही सर्व कलीच्या भीतीने व्याकुळ होऊन या नैमिषारणण्यात आलो आहोत येथे काही काम नाही कोणत्या तरी उपायाने काळ घालवावाच लागतो पण मूर्खाचा काळ व्यसनात जातो आणि शहाण्यांचा काळ शास्त्रचिंतनात जातो सर्व शास्त्रे ही विचित्र आणि नाना प्रकारची असून ती वितंडवादानी युक्त असतात त्यामुळे ती गर्भ आणि क्रोध उत्पन्न करणारी आहेत पुराणे ही तीन प्रकारची आहेत ही सर्व शास्त्रे आणि पुराणे अनेक प्रकारच्या अर्थवादांनी भरलेली असून हेतूपूर्ण आहेत त्यात वेदांत हा सात्विक मीमांसा ही राजस होय आणि हेतुवादाचा पगडा असलेले न्यायशास्त्र हे तामस होय त्याचप्रमाणे पुराणे ही निर्गुणात्मक असून पाच लक्षणानी युक्त अशी असतात या पुराणांपैकी पाचवे भगवत पुराण वेदाला मान्य असलेले आणि पुण्यकारक असून सर्व लक्षणा युक्त आहे हे पवित्र भगवत सुता तू पूर्वी सांगितले आहेस पण हे अद्भूत आणि मुक्ती पुराण तू संक्षिप्त सांगितले आहेस ते आता आम्हाला सविस्तर सांग आम्ही सर्व ते ऐकायला उत्सुक आहोत धर्मन्यसुता तू व्यासानी सांगितलेली पुराण संहिता चांगली जाणतोस ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले, तरी देव तृप्त होत नाहीत त्याप्रमाणे कडून इतर सर्व पुराणे ऐकली तरी आमची तृप्ती होत नाही भागवत रुपी अमृतसेवन करणारे मुक्त होतात पण अमृतपान करणारे देव कधीही मुक्त होत नाहीत स्वर्गात अमृतपानाचा अधिकार देणारे हजारो यज्ञ आम्ही मनापासून केले आहेत पण पुण्य संपले की मनुष्य पुन्हा स्वर्गातून खाली येतो आणि त्याचे संसार चक्रातले भ्रमण कायमच राहते म्हणजे या कालचक्रात ज्ञानाशिवाय मुक्ती कधीही मिळणार नाही म्हणून सर्व रसानीयुक्त मुक्तीप्रद पुण्यकारक आणि मुमुक्षुना प्रिय असलेले गुह्य आणि पवित्र भागवत पुराण तू आम्हाला सांग अध्याय पहिला समाप्त